वाल्मिकी रामायण सुंदरकांड स्वर्ग एकविसावा दिप्पाड शरीराच्या राक्षसतेचे शब्द ऐकून दुःखी केविलवाणी झालेली सीता दीन स्वराने मंदपणे त्याला उतर देऊ लागली दुःखाने आर्थ झालेली रडत आणि थरथर कापत असणारी ती बापडे एका पतीचाच विचार करणारी ती पतिव्रता सुंदरी रावणाच्या आणि आपल्यामध्ये गवताच्या काळीचा आडोसा करून प्रसन्न स्मित करून म्हणाली माझ्यावरून तुझे मन काढून तुझ्या स्त्रियांच्यावरच तुझे मन प्रेम करू पापी ची दे पापी माणसाने सिद्धीची याचना करावी तशी तू मला ही प्रार्थरित आहेस ती योग्य नाही महान कुलात मी जन्मले आणि दुसऱ्या पुण्य कुलाचा मला लाभ झाला असताना माझ्यासारख्या एकनिष्ठ पत्नीने तिरस्करणीय आणि करू असे कर्म करणे योग्य नाही यशस्विनी वैदेहीने रावणाला म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवले आणि ती पुढे म्हणाली मी काही तुझी विधीने झालेली भाऱ्या नव्हे मी दुसऱ्याची भार्य आहे म्हणून सती आहे भलेपणाने धर्म लक्षात घे भलेपणाने सज्जनांच्या वागणुकीने चाल राक्षसा जसा तुझ्या तुझ्यास तुझ्या तशाच इतरांच्याही बायका रक्षणाला पात्र असतात स्वतःच्याच उदाहरणावरून पाहून तू स्वतःच्याच बायकांशी रममान हो तू स्वतःच्या बायकांच्या बाबतीत असंतुष्ट होतो अशा चंचल मनाच्या अस्थिर दुष्ट प्रवृत्तीच्या अधमाला परस्त्रिया पराभवाप्रितात या लंकेत सत्पुरुष आहेत की नाही कुणाष्टू असून त्यांचे तू अनुसरण करीत नसावास कारण तुझी बुद्धी सदाचार हीन होऊन विपरीत झालेली किंवा शहाण्याने जे तुला हिताचे सांगितले असेल ते खोटे करायचे ठरून ते त्याचा तू आश्रय करीत आहेस आणि त्या योगे राक्षसांना नष्ट करीत आहेस मन ताब्यात नसलेला आणि अनितीत रमलेला राजा मिळाला ही समृद्ध असलेली राष्ट्रे आणि नगरे नाश पावतात याच रीतीने तू मिळाल्यामुळे ही रत्न रत्नसंचयाने भरलेली लंका तुझ्या एकट्याच्या अपराधामुळे थोड्याच दिवसात नष्ट होईल हे रावणा आपल्याच कृती निभा मारल्या जाणाऱ्या अदूरदर्शी पापकर्माचा विनाश होत असताना प्राणी मात्र आनंदात पापकर्म करणाऱ्या कर्म तुझ्यासंबंधी दुखावलेले लोक म्हणतील बरे झाले या भयंकरावर ही ही आपत्ती आली असे म्हणून ते हर्षित होतील ऐश्वर्याने किंवा धनाने लोभावणारी मी नव्हे सूर्याचा सूर्याच्या प्रभेसारखी मी राघवाशी एक रूप त्या लोकनाथाचा पूजलेला हात उषाशी घेतल्यानंतर दुसऱ्या कुणाचा हात मी कशी उषाशी घेईन मी त्या पृथ्वीपतीचीच विवाहविधीने झालेली भारे भारी आहे जशी ब्रह्मचर्य व्रताने विद्याध्ययन पूर्ण करून स्नान केलेल्या प्रतिष्ठित विप्राची विद्या रावणा रानात वास करणाऱ्या हत्तीशी जशी गजराजाची गाठ घालू द्यावी तशी दुःखी असलेल्या मला रामाकडे घेऊन चल बरे आपण आहो तसे राहावे भयंकर बंधनात पडू नये अशी जर तुझी इच्छा असेल तर त्या पुरुषश्रेष्ठ रामाला मित्र करून घेणे योग्य तो और प्रेम करणार आहे सर्व धर्माचा ज्ञाता म्हणून सुप्रसिद्ध है, जर तुला जगण्याची इच्छा असेल तर त्याच्याशी तुझी मैत्री होऊ दे त्या शरणागत वत्सलाला प्रसन्न करून घे आणि खटपट करून मला त्याच्याकडे पाठवून दे हेच योग्य असे रघुत्तमाकडे मला सोपवणे यातच तुझे कल्याण होणार आहे याहून वेगळे केल्यास तर तू फार मोठी आपत्ती ओढून घेशील फेकलेले वज्र एखाद्या वेळी चुकत टळेल मृत्यू कदाचित कायमचा ता टळेल पण लोकनाथ राघव क्रुद्ध झाला तर तो तुझ्यासारख्याला टाळणे शक्य होणार नाही इंद्राने सोडलेल्या घोष करीत जाणाऱ्या वज्राप्रमाणे रामाच्या धनुष्याचा महानाद करणारा ध्वनी तू ऐकशील येथे लवकरच राम लक्ष्मणाने नेम धरून सोडलेले उत्कृष्ट पेरांचे पेटत्या तोंडांच्या सर्पासारखे बाण येऊन पड़ती या पुढील ते निपात करतील यात मुळे लावलेले बाण पडू लागले की तुमचे हालचाल बंद करून टाकतील गरुड जसा सर्पांना उचलून घेऊन जातो तसा तो रामरूपी महान गरुड राक्षस श्रेष्ठ रूपी महासर्पांना वेगाने घेऊन जाईल विष्णूने तीनच पावलाने जशी दैदिप्यमान लक्ष्मी असुरांच्यापासून काढून नेली तसा माझा शत्रूता निपात करणारा पती मला तुझ्यापासून घेऊन जाईल जनस्थान हे मृतांचे स्थान झाले असताना आणि राक्षसांचे सैन्य मारले गेले असताना हे राक्षसा तुझ्या दुर्बळपणामुळे तू हे वाईट कर्म केलेस त्या उभये नरसिंहांच्या रिकाम्या आश्रमात प्रवेश करून कुर्णाकडे गेलेल्या त्या दोघा भावांपासून अधमा तू मला पळवलेस राम लक्ष्मणांचा नुसता वास घेतलास तरीसुद्धा तुला त्यांच्या दृष्टीपुढे उभे राहणे शक्य नाही कुत्रे काय दोन वाघांपुढे उभे राहणार लढाई इंद्रांच्या दोन बाहूंशी रुत्राच्या एका बाहूचे बळ जसे अनिश्चित तसे त्याच्या तुझ्या युद्धात त्या दोघांशी दोन हात करणे तुला अशक्य आहे लक्ष्मणाच्या सहाय्याने माझा नाथ राम सूर्य जसा एवढेसे प्राणी ओढून घेतो तसे बाणाने तुझे प्राण ओढून घेईल कुबेराच्या कैलासगिरीवरच्या घरात तू गेला असलास किंवा राजा वरुणाच्या सभेत गेला असलास तरी वीज पडून महावृक्ष जसा प्राणालामुक्त तसा तू दाशर्थी रामापासून प्राणाला मुकशील यात नंका आहे सुंदरकांडाचा एकविसावा सर्ग समाप्त